शाताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभांग लक्ष्मीतम कमलनयनं योगिर्ध्यानगम्यम वंदे विष्णुभयहर भागवत भागवधर्म याचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंधित असा अर्थ काय आणि तो धर्म मी आचरायचा म्हणजे काय याचा एक किंचित उदाहरण आपण बघितलं आणि तो माझ्या रक्तामध्ये धर्म भिनला पाहिजे धर्म या शब्दाची मी तुम्हाला व्याख्या सांगतो सांगतो म्हणजे सांगण्याची माझी इच्छा किंवा तयारी आहे परंतु मी जर तुम्हाला एक आठ दहा बारा प्रकारच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगितल्या तर तुम्ही धर्माची सर्वोत्तम व्याख्या का हे कदाचित तुम्हाला पन त्या का समझेल पगड़ का उपयोग का तुम्ही जीवनात तो धर्म आचरण आना का, सगत सोपी व्याख्या तुम्हाला संगत धारणा धर्म मित्याहू इधर्म हाँ जो जे आचरण समाजाची धारणा करते जे आचरण जे माझ आचरण समाजाची सुधारणा करते तो धर्म प्रत्येकाचा धर्म प्रत्येकाने आचरायचा आणि असा मिळून जो आचरला जाईल तो समाज धर्म देश धर्म, राष्ट्र धर्म विश्व विश्वधर्म तोच परंतु त्याचं स्वरूप एवढं प्रगल्भ होत जात आणि मला एक सांगा एक सांगा हडेसहा सा, काय हो साखर साखर शाकर म्हणतो साखरेचा धर्म का काय काय साखरेचा धर्म हो साखरेचा धर्म जर आफ्रिकेत साखर होत असेल तर त्या साखरेचा निर्माता ख्रिश्चन असेल तर साखरेचा धर्म ख्रिश्चन झाला का साखर पाकिस्तानात निर्माण होते इस्लामी माणूस साखर निर्माण करतो त्या साखरेचा धर्म इस्लाम झाला का बौद्ध झाला का साखरेचा धर्म साखरेचा यहुदी धर्म आहे का, काय धर्म आहे साखरेचा साखरेचा धर्म आहे गोडी मग जगातली कुठल्याही देशात कुठल्याही धर्माच्या व्यावहारिक दृष्ट्या पंथाच्या माणसाने निर्माण केलेली साखर असो ती गोडच असणार गोडत असणार आकार वेगवेगळे असतील प्रकार वेगवेगळे असतील परंतु साखरेचा गुणधर्म गोडी तस माणसाचा धर्म काय म्हणून जर विचारला तर सगळ्या जगामध्ये असलेल्या माणसांचा धर्म कोणता कोणता हो धर्म साधा विचार केला तर आपल्या लक्षातील माझ्यामधलं जे चैतन्यत्व आहे विश्वाच्या प्रत्येक माणसामध्ये जे चैतन्यत्व आहे तो मजा है, धर्म हैत्व प्रकटित कर धर्म हा वैश्विक धर्म है मला एक सांगा, दया हा गुण जगत क्या धर्माला मान्य नहीं तो खरा धर्म है आणि या धर्मा की व्याख्यापेक्षा धर्म के गुण को हा पुढचा विषय आहे परंतु आता आला म्हणून सांगतो भागवताच्या सोळाव्या अध्यायात जो संवाद आहे पृथ्वी आणि वृषभ यांच्यातल्या संवादात हे धर्मा, तू आता त्या संवादात त्यांनी धर्माची एकोणचाळीस सहज लक्षण सांगितलेली आहे ही लक्षणं मी तुम्हाला वाचून दाखवतो भागवत स्कंद पहिला अध्याय सोलावा और श्लोक ते तीस या मधे एक सहज गुण सांगितले संगित हे गुण मजे धर्म है हिंदू धर्म इस्लाम धर्म या उपासना पद्धति है धर्म नवे धर्म म्हणजे माझ्या आचरणात जो मुरलेला आहे कुठले आहेत ते एकोणचाळीस सहज गुण बघा तुम्ही विश्वातल्या कुठल्या पंथाला जातीला कुणाला हे मान्य नाही असं बघा काय आहेत सत्य पवित्रता दया क्षमा त्याग संतोष सरलता शम दम तप समता समता म्हंटलेला आहे तिथेक्षा उपरती शास्त्रविचार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य वीरता तेज बल स्मृति स्वतंत्रता कौशल्य, कौशल्यंति धैर्य कोमलता निर्भीकता विनय शील साहस उत्साह बल सौभाग्य गंभीरता स्थिरता आस्तिकता कीर्ति गौरव आणि निरहंकारिता। हे एकोणचाळीस गुण ज्या आचरणातून एकोणचाळीस सर्व त्या सर्व नव्हे पण ज्या प्रमाणात जितके गुण त्याच्या आचरणात प्रतीत होतात तो धर्मिक माणूस आणि तो धर्म अशी धर्माची व्याख्या आहे आता मला सांगा अत्यंत अहंकारी वृत्तीच्या माणसाला तुम्ही मान्य कराल का हो मी मान्य करीन का ज्याच्यामध्ये गर्भ गर्व आहे दंभ आहे क्रोध आहे कुठल्याही धर्माचा व्यावहारिकदृष्ट्या तुम्ही ज्याला धर्म म्हणता असा कुठल्याही धर्माचा माणूस असू दे पण त्याच्यामध्ये जर अत्यंत क्रोध असेल द्वेष असेल तर त्याला तुम्ही मान्यता द्याल का नाही म्हणजे हे जे गुण आहेत ते मला माहिती आहेत मला मान्य आहेत आणि त्या गुणांनी जे प्रतीत होतं आचरणात तो धर्म असं म्हटलेलं आहे परंतु मी मात्र माझा धर्म काय असं विचारलं तर इस्लाम धर्म हिंदू धर्म ठीक है आचरण पद्धति विविधता परंतु सत्य तत्व का विविधता है अमेरिकेत मानस ही सत्य बोलना अपेक्षित है इज्राइल का मानूस सत्य बोलना अपेक्षित आहे, मिर्जे का मानूस सुधा सत्यच बोलना अपेक्षित है आणि ही धर्माची लक्षणं आहेत आणि या धर्माच्या लक्षणाप्रमाणे मी जर आचरण केलं ना तरुणानं तुम्हाला मी लिहून देतो लिहून देतो तुमच्या माग पैशाचा पाऊस पडेल निश्चित पाऊस पडेल पण पैसा मला एक सांगा तुम्ही बघितलंय का हो गाढवाचं लहान गाढवाचं पिल्लू बघितलंय अगदी नुकतंच जन्माला आले एक दिवस दोन दिवसाच असेल किती गोंडस असतो हो किती सुंदर दिसतं हळूहळू ते मोठं होतं बागडतं खेळतं हळू आणखी मोठं होतं त्याच्या मागे संसार लागतो आणखी मोठं होतं म्हातार होतं आणखी मोठं होतं वृद्ध होतं जर्जर होतं आणखी मोठं होतं मृत्युमुखी पडतं काय फरक आहे हो गाढवाच्या पिल्लाच्या वागणुकीत किंवा आचरणात आणि जीवनात आणि माझ्या आचरणात जीवनात वागणुकीत काय फरक आहे मी जर मनुष्य आहे तर मी गाढवासारखा किंवा इतर जनासभरासारखा का वागतो मला काही धर्म नाही आणि मला आणखी एक गोष्ट सांगा इतके इतके अवतार झाले तत्वज्ञान सांगणारे सनत कुमारांचा अवतार झाला ऋषभांचा अवतार झाला नारदांचा अवतार झाला कपिलांचा अवतार झाला इतके अवतार झाले यांच्या मार्फत भगवंत धर्माची स्थापना करू शकले नसते का पण मग त्यासाठी त्यांनी स्वत का जन्म घेतला परित्राणाय साधुना विनाशयाच दुष्कृताम आणि धर्मसंस्थापनार्थाय मी येतो असं म्हणतात म्हणजे धर्मसंस्थापनेला किंवा धर्माला भगवान किती महत्व देतात आणि मी काय विचार करतो धर्म म्हणून किती किती क्षुद्रतेचा विचार आहे माझ्या मनात धर्माबद्दल माझी मूंज करणं म्हणजे धर्म लग्न करणं म्हणजे धर्म वाढदिवसाला उभं राहणं का मेणबत्ती फुंकणं का मेणबत्ती लावणं याच्यात वरती रण माजवणार मी माझी लायकी हीच आहे मला नाही धर्म समजत कशा करता हो का मी असं वागतो नाही विचार करावा असं वाटत धर्माची लक्षणं माझ्यामध्ये काय तितिक्षा म्हटलेला आहे काय हो तितिक्षाचा अर्थ आणि माझ्यामध्ये थोडा तरी अंश आहे का तितिक्षेचा आणि हा धर्म कुणासाठी आहे माझा जन्म गेला सत्तरी आली माझं आयुष्य पंधरा दिवसाचं असेल नाहीतर दोन वर्षाचा असेल आता मी काय जगणार उत्साहानं पण जे आयुष्य उत्साहानं जगून ज्यांना परिपूर्णता प्राप्त करून घ्यायची आहे त्या तरुणांना धर्माचा अर्थ समजून घेण्याची त्याचा प्रसंग येतो मी त्यांना समोर बसवतो मी त्यांना सांगतो हा धर्म आहे हा आचरणात आणा दैनंदिन आचरणात प्रत्येक क्षणाला मी धर्माचरण करतो का हा विचार करा असं मी म्हणतो सांगतो आणि मग कशी देशाची उन्नती होणार माणसाची उन्नती कशी होणार हे ने हो नारायणावरती आहे नारायणाची इच्छा आहे त्याप्रमाणे सर्व होत त्यामुळं त्या नारायणाला शरण जाऊ आणि इथं अल्पविराम घेऊ काये न वाच्या मनस इंद्रियर वा बुद्ध्यात्मना वा प्रकृत स्वभावात करे नारायणा येथे समर्पया गोपाल कृष्ण भगवान की जय